पुस्तक बदलतं विश्व 2020, लेखिका विद्या पाटील वाचक विद्यापाटील गोष्ट तिसरी ब्युटिशियन्सच्या उद्योगाचे बदलते स्वरूप किर्ती भारती आणि उमा या तिघी मैत्रिणी आज अतिशय खुशीतच प्रशिक्षण वर्गातून बाहेर पडल्या त्याला कारणही तसंच होतं त्या तिघींनी ए क्लासमध्ये त्यांचा ब्युटीशियनचा एक, एक वर्षाचा कोर्स केला होता आणि त्यानंतर सहा महिने प्रॅक्टिस केली होती आणि आता त्यांच्या प्रशिक्षकांशी ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी चर्चा केली होती उमाच्या घरी तिचे पती एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते संसाराला हातभार लावण्यासाठी ती आता ब्युटी पार्लर सुरू करणार होती कीर्तीचे पती रिक्षा चालवत होते घर चालवण्यासाठी तिला काहीतरी करणे भाग होते तर भारतीचे पती एका मॉलमध्ये कामाला होते पगार पुरत नव्हता व तिलाही ब्युटी पार्लरची आवड होती म्हणून ती या व्यवसायात उतरणार होती तिघी जणी आज एक स्वप्न साकारण्यासाठी तयार होत्या जाता जाता उमाच्या घरी गेल्या तिघींनी पुन्हा चर्चा केली आप आपापल्या जागेत व पुरेशा साहित्यात त्यांनी उद्योग करायचा निश्चय केला त्यासाठी मग एक एक गोष्ट जमवायला सुरुवात केली तिघींनी त्यासाठी बचत गटातून कर्ज काढण्याचे ठरवले लोनही त्यांचे काही दिवसातच मंजूर झाले उमाने घरातच एक ब्युटी पार्लरसाठी जागा तयार करून ती सजवायला सुरुवात केली भारतीने तिच्या घराच्या बाजूला एक रूम भाड्याने घेतली किर्तीनेही तिच्या घरातच एक जागा तयार करून ब्युटी पार्लर सुरू करण्याकरिता मांडणी सुरू केली आजच्या या काळात स्त्रिया ब्युटी पार्लरला जाऊन आपलं राहणीमान चांगले ठेवतात हे त्यांनी ओळखले होते नवे, त्याची आजची गरजच आहे व या उद्योगामुळे आपल्याला चांगली मिळकत मिळू शकेल याची त्यांना खात्री होती साहित्याची जुळजुळ करताना एकमेकींना त्या मदतही करत होत्या आणि चर्चाही करत होत्या तिघींची लहान मुलं असल्यानं त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना हे काम करता येणार होतं जानेवारी महिन्यात त्यांनी प्रत्यक्ष व्यवसायाला प्रारंभ केला उमाने पूजा ठेवली होती व आसपासच्या स्त्रियांना पत्रकं वाटून अल्पोपहारासाठी बोलवले होते किर्ती व भारतीनेही त्यापाठोपाठ त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली पत्रकं वाटली प्रत्येकीने वेगवेगळ्या दृष्टीने कशी जायलात आकर्षक करून गिरायक मिळतील त्यासाठी सहाय्य केले व्यवसायाचा श्रीगणेशा झाल्याचा तिघींचा उत्साह वाढला होता आणि आता मार्चपासून लग्नसराई सुरू झाली म्हणजे चांगले ऑर्डर मिळू लागतील अशी स्वप्न त्या रंगवू लागल्या गरज भासल्यास एकीच्या ऑर्डरसाठी दुसरीने तिला मदत करायची असंही त्यांनी ठरवलं उमाची मैत्रीण पहिली गिराईक आली उमाने तिचे फेशियल आयब्रो उत्तम केले मैत्रीणही खुश झाली मैत्रिणीचा चेहरा पाहून उमाला समाधान वाटले या व्यवसायाची खासियत उमाला विशेष वाटे आपल्या हाताने दुसऱ्याचे सौंदर्य विविध कॉस्मेटिक वापरून मसाज करून त्यांचं सौंदर्य वाढवायचं आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहत आपणही आनंदून जायचं त्यासाठी विविध तंत्र तिघींनी उत्तम आत्मसात केली होती त्यातील बारकावे समजावून घेतली होती प्रशिक्षणात कुठलीच कसर त्यांनी ठेवली नव्हती त्यानंतरच्या प्रॅक्टिससाठी त्या जेव्हा जात तेव्हा आतून त्याने गिराहिकाची वाट पाहत मग आयब्रो मग फेशियल करू लागल्या तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला कीर्तीचा हात खूप सफाईदार आहे ओवा उत्तम आयब्रो करते किंवा कीर्तीने अंडरआउंस करताना काही दुखले नाही अशी प्रतिक्रिया गिराहिकाकडून मिळे तेव्हा आपणही उत्तम व्यवसाय करू शकू कु। याची त्यांना खात्री वाटे प्रॅक्टिस करताना अतिशय नगण्य पैसे मिळत पण त्यापेक्षा अनुभव गाठीशी गोवा करणं अतिशय महत्वाचं त्या मानात गिरायकाशी बोलणं कसं अदपशिर साव, त्यांची आपणाकडून काय अपेक्षा आहे व ती पूर्ण करण्यासाठी कोणत्या स्टेप्स महत्वाच्या आहेत हे त्या जाणून घेत कठीण करण्याची प्रॅक्टिस अतिशय महत्वाची आहेच पण त्यामुळे एखादं गिराईक आपल्यामुळे तुटायला नको म्हणून त्यांना त्या धाकधुकही वाटे मग थोडा हळूहळू प्रशिक्षणाने सांगितल्याप्रमाणे त्या केस कापत केस कापल्यानंतर गिराईकाला कापलेले केस आरशात दाखवणं हाही एक आनंदाचा भाग असतो हे त्यांना जाणवे थोडक्यात या व्यवसायाची सर्वात महत्वाची गोष्ट तिघींच्या लक्षात आली होती ती म्हणजे गिराईक जाताना खुश होऊन जर गेला तो आपला कायमचा गिराईक हमखास होणार काही व्यवसायात काही ठोकताळे असतात तसं या व्यवसायाचेही काही ठोकताळे त्यांनी मनाशी बांधले होते आपली सेवा परिपूर्ण वेळेत व उत्तम दिल्यास एका गिरायकासोबत तीन चार गिराईक आपल्याला त्यांच्याकडून नक्की मिळतील माउथ पब्लिसिटी आपोआप होत जाईल आणि या व्यवसायात आपला जप बसला की मग मागे वळून बघावेस लागणार नाही उत्पन्न मिळवून घराला हातभार लावण्यासोबत एक समाधानही आपल्याला या, या व्यवसायात मिळू शकेल असे तिघींना मनापासून वाटत होते आणि त्यासाठी त्यांनी कष्टही घेतले होते किर्ती व भारतीची सुरुवात उत्तम झाली जानेवारी महिन्यात दोन तीन हजार रुपयापर्यंत त्यांची कमाई झाल्याने तिघी अतिशय खुशीच होत्या सुरुवातीच्या महिन्यात आलेल्या उत्पन्नातून आणखी लागणाऱ्या गोष्टी त्यांनी विकत घेतल्या फेब्रुवारी महिना म्हटला म्हणजे मुलांच्या परीक्षेचे दिवस त्यामुळे हा व्यवसाय थोडा मंदावतो हो स्त्रियांना आपल्या मुलांकडे लक्ष देताना ब्युटी पार्लरला जाण्यास तेवढा रस नसतो व वेळही नसतो पण मार्च संपला की या व्यवसायाला अधिक तेजी येते म्हणूनच फेब्रुवारी महिन्यात तिघींच्या कमाईत थोडी वाढ झाली होती पण तेवढी पुरेशी नव्हती हो चार ते पाच रुपयाचा व्यवसाय जरी झाला असला तरी त्याला लागणारा खर्च बचत गटाचा हप्ता जाऊन एक दोन त्यांना मिळाले होते हळूहळू ओळखीने गिराईक वाढत होते त्यांच्या आशाही आता उंचावल्या होत्या त्यासाठी त्यांनी पुरेशी जाहिरातीही केली होती मार्च महिना सुरू झाला दहावीची परीक्षा सुरू होती उमा कीर्ती व भारती आपले काम मन लावून करत होत्या आणि अचानक पेपरमधून कोरोनाच्या संकटाची बातमी येऊन धडकली शाळा कॉलेज बंद झाले हळूहळू एक एक गोष्ट बंद झाल्याच्या बातम्या पेपर व टीव्हीवर झळकू लागल्या उमा कीर्ती व भारतीचा उत्साह अगदी गळून पडला ज्या उमेदीनं ज्या आशेनं त्यांनी हे सर्व उभारलं होतं त्याचं एका क्षणात रूप पालटलं होतं तोंडाला मास्क लावून घराबाहेर पडा असा कळकळीचा सल्ला सरकार देत होत डॉक्टर नर्स व पोलिसांचं काम प्रचंड वाढत चाललं होतं परंतु अनेक उद्योगांवर याचं मोठं सावट पडलं होतं आणि त्यातला ब्युटी पार्लर या उद्योगावर मोठीच गदा आली होती कारण हा व्यवसायाच मुळी चेहऱ्याच्या जवळेतशी होता आणि अगदी याउलट कोरोनाला दूर ठेवायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग पाहण महत्वाचं होतं सलून ब्युटी पार्लर जिम मॉल हॉटेल सगळंच बंद झालं होतं उमा भारती व किर्तीला या व्यवसायात येऊन जेमतेम दोन तीन महिनेच होत आले होते आणि हा व्यवसाय बंद करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली संकट तर मोठंच होतं घरातील उत्पन्न जेमतेम तिघींचे पतीही जेमतेम कमावणारे त्यांच्या नोकऱ्यांवरही गदा आली आता घर कसं चालवायचं आणि व्यवसाय नाही तर काय करायचं हा मोठा प्रश्न आवासून उभा होता एप्रिल महिना कसा वसा काढला पण तिघींनाही स्वस्त बसवेना बचत गटाचे हप्ते थकलेले ते कसे फेडायचे तिघींनी भेटण्याचे ठरवले व काहीतरी मार्ग काढूच असा निश्चय केला उमाच्या घरी सोशल डिस्टन्सिंग पाळून त्यांनी चर्चा सुरू केली या परिस्थितीत आपल्याला काय करता येईल कीर्ती म्हणाली आपण व्यवसायात बदलला तर उमा म्हणाली या सामानाचं करायचं काय हो तुमच्या दोघींचं बरोबर आहे मी काय म्हणते याला पूरक आपण व्यवसाय सुरू केले तर या सामानाचाही सा वापर होईल ते कसे तिने सांगितले आपण युट्यूबवर सौंदर्य घरच्या घरी कसं चांगलं ठेवता येईल यावर रोज काही टिप्स द्यायच्या भारती म्हणाली त्यात नवीन ते काय युट्यूबवर आधीच भरपूर व्हिडिओ आहेत त्यावर उमा म्हणाली पण आपण वेगळेपण जपले आणि घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून काही गोष्टी शिकवल्या तर फायद्याचे ठरेल आणि आपले सामान वापरून हा कोर्स ऑनलाईन देता येऊ शकेल फी अतिशय कमी ठेवू लॉकडाऊनमुळे खूप मुली घरात बसून शिकू शकतील भारती म्हणाली हे तर करूच शिवाय आता लागणार आहे प्रत्येकाला मास्क माझ्याकडे शिलाई मशीनही आहे आपण तिघी मिळून मास्कची निर्मिती करू उमा म्हणाली मस्तच आयडिया आहे तुझी संधीचं सोनं करण्याची हीच वेळ आहे तिघींनी मिळून कामे वाटून घेऊ डॉक्टरांशी बोलून मी कापड मागवते उमा म्हणाली भारती ऑर्डर घेईल आणि उमा सप्लाय करेल त्यासाठी रिक्षाही आहेच की आणि मुलांसाठी कार्टूनचे मास्क बनवू म्हणजे खपई वाढेल आपल्या पतींचीही मदत घेण्यासाठी त्यांना राजी करायचे असं त्या तिघींनी बऱ्याचवेळी चर्चा केली व्यवसाय बदलायला म्हटल्यावर आता आणखी कसरत कलावी लागणार होती पण मूळ व्यवसाय बंद पडू द्यायचा नाही ही देखील त्यांनी मनाशी खुणकाट बांधली तिघीही कामाला लागल्या वहीवर प्रत्येक दिवशी वेगळी व खास काय टीप देता येईल याचा अभ्यास करून लिहू लागल्या कधी आणि कोणी व्हिडिओ तयार करायचे ते ठरले चॅनेलचे नावही आकर्षक हवे तसे ब्यूटी टिप्स असे नाव ठेवले होलसेलमधून मास्कसाठी कापड मागवले आळीपाळीने तिघींनी मास्क बनवायला सुरुवात केली पतींचीही मदत त्यांना होऊ लागली स्टॉल लावून हॉस्पिटलमध्ये मेडिकलमध्ये त्यांनी मास्कचे नमुने ठेवायला सुरुवात केली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कापड कशा प्रकारचं हवं हे जाणून घेतल्याने क्वालिटी उत्तम म्हणून त्यांच्या मास्कची मागणी हळूहळू वाढत चालली होती कारण आजच्या युगात मास्क ही आवश्यक गोष्ट बनून गेली होती मॉलमध्येही ऑनलाईन विक्री सुरू झाली तेव्हा तिथल्याही ऑर्डर यायला सुरुवात झाली मुलांसाठी कार्टूनच्या मास्कची तर प्रचंड मागणी वाढली युट्यूबवरील चॅनेलवरही चांगला प्रतिसाद मिळू लागला स्त्रियांच्या कमेंट्सवरून पुढे कशाबद्दल टिप्स द्यायच्या हेही ठरू लागलं हे सर्व शक्य झालं ते म्हणजे एकजुटीमुळे व्यवसाय बंद पडला म्हणून हातावर हात घेऊन बसण्यापेक्षा एकजुटीने काहीतरी केल्यास निश्चित फायदा होईल असे ती गिन्हाही वाटल्यामुळेच आर्थिक पारदर्शकताही त्यांनी उत्तम ठेवली स्वतंत्र वळत प्रत्येकीने केलेला माल लिहून ठेवायचा आणलेल्या मालाची किंमत व विकून आलेला पैसा याचा सर्व तळा लिहून काढण्याचं काम उमाच्या पतीवर सोपवलं पेपरमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या बातम्या येतच होत्या म्हणजे ब्युटी पार्लर अजून बंदच ठेवावे लागणार होते पण ऑनलाईन कोर्ससाठी पंधरावीस विद्यार्थिनी त्यांना मिळाल्या होत्या खेड्यात प्रशिक्षणाची सोय असतेच असे नाही मग ऑनलाईन कोर्स कसा घ्यायचा याचा आराखडा तिघींनी तयार केला दोघींनी मिळून एकमेकींचे आयब्रो फेशियल दाखविता येणार होते मेनिक्युअर पेडिक्युअर हेड मसाज असे सर्व कशा प्रकारे करतात त्याची शास्त्रशुद्ध माहिती व प्रॅक्टिकल दाखविले जाणार होते विद्यार्थिनी त्यांच्या घरी असणाऱ्या स्त्रियांवर याची प्रॅक्टिस करणारे व्हिडीओ या तिघींना पाठवायचे ठरल काही चुकत असेल तर दुरुस्ती सांगितली जायची या प्रशिक्षणात त्रुटी असणार होत्या पण हे शिक्षण कोणीही कुठेही घेऊ शकणार होते ही एक जमेची बाजू होती शिवाय तिघींनी आणलेल्या थोड्या का होईना साहित्याचा वापर होत होता मास्क लावूनच दुसऱ्यांचे थ्रेडिंग फेशियल केले जायचे शिवाय सॅनिटायझेशन केले जायचे कुटुंब जसं एकत्र राहते तसे या काळात या तिघी सर्व नियम पाळून तिघीजणी एकत्र काम करून उत्पन्न मिळवू लागल्या त्यांच्या पतींच्या नोकरीवर गदा आली होती पण त्यांचीही या व्यवसायात चांगलीच मदत होऊ लागली दोन महिन्यानंतर तर बाहेरील एक दोन जण काम करण्यासाठी शोधावे लागले पॅकिंग व पोहोचण्यासाठी त्यांना नोकरी गेलेल्या दोघांना प्रशिक्षण देऊन कामाला ठेवले कोरोनाच्या संकटात ब्युटी पार्लरच्या व्यवसायाचे रुपांतर पूरक व्यवसायात तर केलेच शिवाय मास्कचा उद्योग करण्यात आठ जण कामाला लागले होते तीन कुटुंबाचा आर्थिक प्रश्न सोडवता सोडवता दोन कुटुंबाचा आर्थिक प्रश्न सोडवण्यात या तिघींनी मोलाचा हात दिला होता